जीवतत्वाचा विचार। आज अन्य गोद्रुमचे भक्तजनही तेथे संध्याकाळच्या आधीच उपस्थित झाले होते श्री प्रेमदास परमहंस बाबाजी वैष्णवदास आणि अद्वैतदास आदी सगळेच आरती मंडपात बसले होते ब्रजनाथ गोद्रुमवासी वैष्णवांच्या भावास पाहून विस्मित झाले त्यांनी मनोमन विचार केला संघाचा सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला काही वेळेतच त्या लोकांना दक्षिणेकडे श्री गोद्रुमची यात्रा करताना पाहून वृद्ध बाबाजींनी ब्रजनाथांच्या नेत्रातून निरंतर आश्रधारा वाहताना पाहिल्या रघुनाथ बाबा ब्रजनाथाप्रती अपूर्व झाला त्यांनी तू काजनाथ रडता रडता म्हणाले प्रभू आपल्या मधुर उपदेशात स्मरण करून माझे चित्त विकल होत आहे सगळे विश्व जसे सारहीन वाटू लागले आहे श्री गौरंगदेवांच्या चरणी आश्रय घेण्याकरिता हृदय व्याकुळ होत आहे आज आपण कृपा करून हे सांगा मी तत्वत कोण आहे आणि कशा करिता या जगात आलो आहे बाबाजी बेटा तू या प्रश्नाने मला धन्य केले आहेस ज्या दिवशी जीवाच्या सौभाग्याने शुभ दिन होतो तो, तो सर्वप्रथम हाच प्रश्न करतो तर तू दशमुलाचा पाचवा पाचवा श्लोक ऐक तुझे सारे संदेह दूर होऊन जातीलच य हरे हूर्य सैवा पृथगी तू तशे मायाजीव मुक्त अपी प्रकृतिवश योग्य स्वगुणत जळत्या अग्नितून जशा अनेक ठिंग्या उडतात त्याच प्रकारे चित सूर्य स्वरूप श्रीहरींचे किरण कण स्थानिय चित परमाणू स्वरूप अनंत जीव आहेत श्रीहरी अभिन्न असूनही हे जीव त्यांच्यापासून नित्यभिन आहेत ईश्वर आणि जीवात नित्यभेद हा आहे की ईश्वर आहेत आणि जीव मुक्त अवस्थेतही आपल्या स्वभावानुसार माया प्रकृतीच्या अधीन होण्या असतात ब्रजनात अपूर्व सिद्धांत आहे या संबंधी वेदप्रणाम वेदप्रमाण जाणू इच्छितो यद्यपिर प्रभू वाक्यच वेद आहेत तथापि उपनिष्ठांद्वारे या सिद्धांताचे प्रतिपादन झाल्याने लोक प्रभूंची महाप्रभूंची वाणी स्वीकारण्यास बाध्य असतात बाबाजी वेदांमध्ये अनेक ठिकाणी या तत्वाचे वर्णन आढळते मी त्यातील दोन एक मंत्र सांगतो यथा ग्नेह शुद्रा विस्फुलिंग व्युचरती एवात्मन सर्वाणीभूतानी व्युचरती तस्वा पुष्स्वे तृतीय स्वप्नस्थ्ये स्थे त उश्यद पर या मंत्रात जीवशक्तीचे तटस्थ लक्षण सांगितलेले आहे पुनःषात म्हटले गेले आहे तहात्मस उभे कुले अणुसचरी पूर्व शैवमेवायम पुरुष ए वणुशरेती स्वप्नांतम ब्रजना तटस्थ शब्दाचा वैदानिक अर्थ काय आहे बाबाजी जल आणि भूमीच्या मधल्या स्थानास तट असे म्हटले जाते परंतु जलाला जला स्थानच भूमी आहे मग तट राहिला कुठे तट जल आणि भूमी या दोघांना विभक्त करणारी विभक्त करणारी रेखा विशेष आहे ही तट रेखा स्थूलनेत्रांना दिसून येत नाही <coughs> जगास, जगास जल आणि दोघांना विभक्त करणारी सूक्ष्म रे रेखा तट आहे सध्यास्थानी जीवशक्तीची स्थिती आहे सूर्याच्या किरणांमध्ये जसे अगणित परमाणू उडत असतात प्रकारे भगवंतात जीवांची स्थिती आहे जीव मध्यस्थानी स्थित होऊन एकीकडे चित जगतास आणि दुसरीकडे मायारचित ब्रह्मांडास पाहतात भगवंताची चितशक्ती जशी एकीकडे असीम आहे तर दुसरीकडे मायाशक्ती ही तशीच प्रकांड आहे या दोघांच्याही अनंत सूक्ष्मजीव आहेत दोघांच्याही मध्ये अनंत सूक्ष्मजीव आहेत स्थित आहेत कृष्णाच्या तटस्थ शक्ती पण जीव उत्पन्न झाले आहेत म्हणूनच जीवांचा स्वभावच तटस्थ असतो ब्रजना तटस्थ स्वभाव कसा आहे बाबाजी ज्याद्वारे दोन्ही जगतामध्ये जगांमध्ये स्थित होऊन दोन्ही कडे बघता येऊ शकते दोन्ही शक्तींच्या अधीन होण्याची योग्य तास तटस्थ स्वभाव आहे तट हा जलाने खंडित होऊन नदीचे रूप धारण करतो आणि पुन्हा नदीची धारा बदलल्याने भूमिखंडासोबत एक होऊन पुन्हा भूमीचे स्वरूप धारण करतो भूमीचे रूप धारण करतो जीव जर कृष्णाकडे अर्थात चित जगाकडे पाहतो तेव्हा तो, तो कृष्ण शक्तीने प्रभावित होऊन चित जगतात प्रवेश करून शुद्ध चेतन शुद्धचे रूपात भगवंतची सेवा करतो आणि जर मायेकडे केली तर कृष्ण होऊन मायाजाला ताबद्ध होऊन अडकतो या उभयनिष्ठ स्वभावाचे नावच स्वभाव आहे ब्रजनात जीवाच्या स्वरूपगत घडणीत कुठले माईक तत्व ही आहे का कुठले माईक तत्व ही आहे का बाबाजी नाही जीव चितवस्तुनेच रचलेले आहेत नितांत शुद्ध स्वरूप असल्याने चितवलाची कमतरता असल्याने ते मायेद्वारे पराजित अर्थात आच्छादित केले जाऊ शकतात जीवांच्या सत्तेमध्ये मायेचा गंधही नाही ब्रजनाथ मी माझ्या अध्यापकांकडून ऐकले होते की ब्रह्माचा चितखंड मायेद्वारे आवृत्त होऊन जीव झालेला आहे आकाश जसे सदा महाआकाश अखंड आहे महाकाश आहे अखंड आहे परंतु त्याचा काही अंश आवृत्त होऊन घटाकाश होतो त्याचप्रमाणे जीव ही स्वरूपत ब्रह्मच आहे ब्रह्म हेच मायेने आवृत्त होऊन स्वतःत जीव अभिमान जाणतो जीव अभिमान आणतो हा विचार कसा आहे बाबाजी हा विचार केवळ मायाच आहे ब्रह्म वस्तू माया कशी काय स्पर्श करू शकते जर लुप्तशक्ती सुद्धा मांडले गेले तरीही लुप्तशक्ती सोबत मायेचे सानिध्य कसे संभव आहे जेथे मायाशक्तीच लुप्त आहे तेथे मायेची क्रिया कशी संभव असू शकते म्हणून मायेच्या आवरणाने आवरणाने ब्रह्म की अशी दुर्दशा कभी ही संभव नहीं पराशक्ति स्वीकार स्वीकार के, के लिए जी जे मयाजी अत्यंत तुच्छशक्ति है कशा प्रकार चित्त पराजित करीवा सृष्टि करू श्रम्हतर अखंड है मैं अशा ब्रह्म ब्रह्म से खंड कसे पड़ा जाऊ शक ब्रह्मावर मायेची क्रिया स्वीकार केली जाऊ शकत नाही जीवांच्या सृष्टीत मायेचा काहीच अधिकार राहत नाही जीव अणु असूनही मायेपासून परत आहे एक एका शिक्षकाने म्हंटले होते की जीव अन्य काही नाही ब्रह्माचेच प्रतिबिंब आहे सूर्य ज्याप्रमाणे जलात प्रतिबिंबित होतो त्याचप्रमाणे ब्रह्म सुद्धा मायेत प्रतिबिंबित होऊन जीव झाला आहे हा विचार कसा आहे बाबाजी हा पण मायावादाचाच दुसरा नमुना आहे ब्रह्माची सीमा नाही असतिबिबित होऊ शकत नाही ब्राविशिष्ट करणे वेदविरुद्ध मत आहे म्हणूनच प्रतिबिंबवाद नजयी संन्यासाने सांगितले होते कि वास्तविक जीव नामक कुठलाच पदार्थ नाही केवळ भ्रमामुळेच जीवबुद्धी होते भ्रम दूर झाल्यावर एकमात्र अखंड ब्रम्ह आहे या विचारात कितपत तथ्य आहे बाबाजी हा ही एक प्रकारचा मायावादच आहे तथा संपूर्ण निराधार आहे एकमेवा द्वितीयम या वेद वाक्याद्वारे ब्रह्मा व्यतिरिक्त आणखीन राहतेच काय जर ब्रमाव्यतिरिक्त आणखीन काहीच नाही तर हा भ्रम आला कुठून दुसरी गोष्ट ही कि हा भ्रम कुणाचा जर समजा ब्रह्मा ब्रह्माचा भ्रम आहे तर मग तू ब्रह्मामध्ये भ्रम ब्रह्म आदी दोषांना असती तर सांगून ब्रह्मास भ्रमण ठेवलेच नाही आणि जर ब्रह्मास स्वतंत्र रूपात एक वेगळे तत्व मानले जाते तर ब्रह्माच्या अद्वैय तत्वाची हानी होते ब्रजनाथ एकदा एक, एक प्रकांड ब्राह्मण पंडित नवद्वीपात आले होते त्यांनी एक पंडित सभेत हा विचार स्थापित केला होता केवळ जीवच आहे तो स्वप्नात सर्व काही सृष्टी करून त्यापासून सुखदुःखे भोगतो स्वप्न दूर झाल्यावर ब्रह्मस्वरूप आहे हा विचार कुठंपर्यंत ठीक आहे बाबाजी हा ही ब्रह्मा ब्रस्थेत जीवावस्था आणि स्वप्न हे सर्व कसे संभव असू शकते शिंपल्यामध्ये ब्रह्म, चांदीचा आभास आणि दोरीमध्ये सर्पभ्रम या उदाहरणांच्या सहाय्यतेने मायावादी कधीही अद्वै ज्ञानाचा पक्ष मजबूत करू शकत नाहीत हे सर्व तर्कजीवास मोहित करण्याकरिता जाळ स्वरूप आहेत जीवांच्या स्वरूपात मायेचे कार्य नाही हे स्वीकारलेच पाहिजे हे, हे।, हे काय चितशक्तीने जीवास तटस्थ स्वभाव देऊन निर्माण केले आहे बाबाजी नाही चितशक्ती कृष्णाची परिपूर्ण शक्ती आहे ती जे काही उत्पन्न करते त्या सर्व नित्यसिद्ध वस्तू असतात जीव नित्यसिद्ध नाही तो साधनाद्वारे साधन सिद्ध होऊन नित्यसिद्ध सिद्ध समान आनंद करतो श्रीमतींच्या चारही प्रकारच्या सख्या नित्यसिद्ध आहेत तथा चितशक्ती श्रीमती राधिकेच्या कायव्यूह असतात समस्त जीव श्रीकृष्णाच्या जीवशक्तीने प्रकाशित होतात जशी चितशक्ती कृष्णाची पूर्ण शक्ती आहे त्याच जीवशक्ती कृष्णाची अपूर्ण शक्ती आहे पूर्ण शक्तीने ज्याप्रमाणे समस्त पूर्णत रूपांतरित आहेत अपूर्ण शक्तीनेही त्याचप्रकारे अणुचैतन्य स्वरूप अनंत जीवसमूह रूपांतरित आहेत श्रीकृष्ण आपल्या एक एक शक्तीत अधिष्ठित होऊन तिच्या अनुरूपाले स्वरूप प्रकाशित करतात चितस्वरूपात अधिष्ठित होऊन ते कृष्ण आणि परम योमनात नारायण स्वरूपात प्रकाश करतात जीवशक्तीत अधिष्ठित होऊन बलदेव स्वरूपाचा प्रकाश करतात आणि मायात होऊन कारण शिरोदक्षाही आणि गर्भोदकशाही या तीन विष्णू स्वरूपात प्रकाशित विष्णू स्वरूपात प्रकाशित करतात ब्रजात आपल्या कृष्ण संपूर्ण चित प्रकट करतात प्रकट करतात बलदेव स्वरूपात शेषतत्व होऊन शेषित कृष्णाची आठ प्रकारे सेवा करण्याकरिता नित्यमुक्त पार्श्वदिवास प्रकट करतात पुन्हा परमव्योमात शेषरूप संकर्षण होऊन शेषी रूपात नारायणाची आठ प्रकारे सेवा करण्याकरिता नित्य पार्श्व स्वरूप आठ प्रकारचे सेवक प्रकट करतात संकर्षण अवतार रूप महाविष्णू जीवशक्तीमध्ये अधिष्ठित होऊन परमात्मा स्वरूपात जगद्गत जीवात्म्यास प्रकट करतात हे सर्व जीवमाया प्रणव प्रवण असतात जोपर्यंत हे भगवंताच्या कृपेने चितशक्तीगत ला शक्तीचा आश्रय घेत नाहीत तोपर्यंत त्यांची मायेद्वारे पराजित होण्याची संभावनाच्या आधी नसतात म्हणून सिद्धांत हा आहे की जीवशक्तीच जीवास प्रकार जीवशक्तीच जीवास प्रकट करते चितशक्ती नाही ब्रजनात आपण आधी सांगितले की चित नित्य आहे जीव ही नित्य है नित्य वस्तु ऐसी सृष्टि अथवा उद्भव कसे संभव है जर कट होतापर्य की प्रकट होने पूर्वी अकट होते मत नित्यता कश्मीर मान ली जाऊंगे बाबाजी या जड जगता जगामध्ये तू ज्या देशाचा काळाचा अनुभव घेत आहेस चित जगतातील देश आणि काळ याहून सर्वक्षण आहेत जडिय काळ तीन विभागात विभक्त आहेत भूत वर्तमान आणि भविष्य परंतु चितजगात केवळ एक अखंड वर्तमान काळच असतो चित प्रत्येक घटना नित्य वर्तमान असते आपण जड जगतात जे काही सांगतो वर्णन करतो ते सर्व काही जड देश आणि जड काळाच्या अधीन असते म्हणून जेव्हा आपण असे म्हणतो की जीव जीव उत्पन्न झाले जीवांची सृष्टी झाली चित्त प्रकट झाले जीवांच्या स्वरूप गठनात मायेचे कार्य नाही इत्यादी तेव्हा आपल्या भाषेवर आणि आपल्या वाक्यावर जडीय काळाचा प्रभाव असतो आपल्या बद्धावस्थेत असे होणे अनिवार्य आहे म्हणूनच अनुचित जीव आणि समस्त चितवस्तूंच्या वर्णनात मायिक काळाचा प्रभाव दूर केला जाऊ शकत नाही त्यात भूत वर्तमान आणि भविष्यात काळात काळाचा भाव येतोच येतोच येतो अत चितजगताच्या वर्णनाचे तात्पर्य अनुभव करते वेळी शुद्ध विचार पारायण व्यक्ती नित्यवर्तमान काळाचा प्रयोग अनुभवित असतात बाबा याविषयी जरा सावधान रहा वाक्याची अनिवार्य त्याज्यता सोडून चित चितानुभवच करावा जीव नित्य कृष्णदास आहे कृष्णदास्य हेच त्याचे नित्य स्वरूप आहे जीव आपल्या याच नित्य स्वरूपात विसरून मायेद्वारे बांधलेला असतो जसे असे समस्त वैष्णवगण म्हणतात परंतु सर्वच जाणतात की जीवनित्यवस्तू असूनही दोन प्रकारचे असतात एक नित्यमुक्त आणि दुसरे नित्यबद्ध याविषयी मानव बुद्धी प्रमादाच्या वशीभूत असल्याने असे म्हटले जाते धीर व्यक्ती चितसमाधीद्वारे अप्राकृत सत्याचा अनुभव करतात आपली वाणी माईक दोषयुक्त असते म्हणूनच आपण जे काही बोलतो बोलू त्यात माईक दोष राहणारच परंतु बेटा तू याविषयी सर्वदा निर्मल सत्य अनुभव करण्याचा प्रयत्न कर याविषयी तर्क मात्र थोडीही सहाय्यता करत नाहीत करत नाही अचिंत भावासंबंधी तरकास नियुक्त करणे व्यर्थच आहे मी जाणतो की तू या भावास आता इतक्या <coughs> शीघ्रतेने हृदयगम्य करू शकणार नाहीस तुझ्या हृदयात जसे जसे चितणुशील तसे तसे अधिक रूपात चिन्मय भावांची उपलब्धी करत जाशील अर्थात चिन्मय भावसमूह तुझ्या पवित्र अंतकरणात स्वत उदित होऊ लागतील तुझे शरीर जडमय आहे तुझ्या शरीराच्या समस्त क्रिया जडमय आहेत परंतु वास्तविक तू चढमय नाहीस तू अणुचैतन्य पदार्थ आहेस तू स्वत जितके स्वतः अधिक अनु शकशील आपल्या स्वरूपात माईक जगापासून तितकेच अधिक श्रेष्ठ तत्व अनुभवशील मी सांगितल्यानंतरही याची उपलब्धी करू शकणार नाहीस अथवा तू हे ऐकूनही प्राप्त करू शकणार नाहीस हरिनामाने हरिनामाचे अधिकाधिक अनुशीलन कर असे करता करता तुझ्या हृदयात चिन्मय भाव समूह आपोआपच उदित होऊ लागतील तू चिन्मय भावास जितके अधिक रूपात उदित करणी हे दोन्ही जड संबंधाने उत्पन्न होतात म्हणून ते अधिक प्रयत्न करूनही चितवस्तूचा अनुभव घेऊ शकत नाहीत वेदांचे कथन आहे येतो वाचो निवृंत निव्र निवंत अप्राप्य मनसा सह माझा उपदेश आहे की तू याविषयी कुणालाही सिद्धांत विचारू नये स्वतः अनुभव करण्याचा प्रयत्न करावा मी याचा दिला आहे की जीव ज्वलंत अग्नीच्या ठेणकी स्वरूप अथवा चितसूर्याचे किरणगत परमाणू स्थानीय तत्व आहे मग यात जीवशक्तीचे कार्यच काय आहे बाबाजी कृष्ण ज्वलंत अग्नि वा सूर्य स्वरूप स्वप्रकाश तत्व आहेत कृष्ण स्वरूप ज्वलंताग्नीची जितकी दूरपर्यंत स्वतःची सीमा असते त्या संपूर्ण स्वरूप शक्तीचे अणुकार्य आहे या अणुकार्यात किरण समूह चितसूर्याचे परमाणू आहेत जीव तेच परमाणू स्थानीय तत्व आहेत स्वरूप शक्ती मंडल, मंडल वरती जगाची प्रकटयत्री आहे प्रकटयत्री आहे बहिर ची, क्रिया चितशक्तीची अणुअरूपाची अंशरूपी जीवशक्तीची क्रिया आहे म्हणून जीवासंबंधीच्या क्रिया जीवशक्तीच्या असतात परास्त शक्ती विविध याच्या अनुसार पराशक्ती स्वरूप चितशक्ती आपल्या मंडळाबाहेर निघून जीवशक्तीच्या रूपात चिन मंडळ आणि मायामंडळाच्या मध्ये तटभूमीवर आहेत चितत या जडपदार्थाच्या तुलनेचा प्रयोग का केला गेला आहे बाबाजी मी आधीच म्हटले आहे की जडवाक्याद्वारे चिततत्वासंबंधी जे काही म्हटले जाते त्यात जड मल अवश्य स्पर्श करेल परंतु दुसरा उपायस काय आहे बाध्य होऊन असे उदाहरण द्यावे लागेल म्हणूनच तत्व चितवस्तूची करतात वास्तवात कृष्ण सूर्यापेक्षा जास्त श्रेष्ठ वस्तू आहे जास्त श्रेष्ठ वस्तू आहेत कृष्णाचे चिनमंडळ ही सूर्याच्या तेजमंडळापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि कृष्णाचे किरण जीवशक्ती तथा किरणागत परमाणू सूर्याच्या किरणांपेक्षा आणि किरणागत परमाणूंपेक्षा अतिशय आहेत परंतु असे असूनही अनेक विषयांमध्ये सादृश्य लक्ष करूनच या उदाहरणांचा प्रयोग केला गेला आहे उदाहरण केवळ उदाहरण केवळ प्रादेशिक गुणांनाच व्यक्त करतात सार्वदेशिक गुणांना नाही सूर्याचा स्वप्रकाश सौंदर्य गुण तथा त्यांचा त्याच्या किरणांचा परप्रकाश गुण हे दोन्ही गुण चितत स्वप्रकाशत्व आणि परप्रकाशत्व गुणास लक्ष करतात परंतु सूर्याचे दाहकत्व आणि दड़, आदी गुण चितवस्तूमध्ये उदाहरणाची स्थळे नाहीत हे दूत जलसमान आहे असे म्हटल्याने जलाचा तारल्य गुण गुणस ग्रहण करण्या योग्य आहे नाहीतर त्या दुधा जलाचे सगळे गुण प्राप्त झाल्याने ते दूध न होता जल नाही का होणार म्हणूनच उदाहरण कोण्या वस्तूचे प्रादेशिक भावच व्यक्त करतात सार्वदेशी भावांची तुलना क्षेत्र नसतात ब्रजनात चितसूर्याची चिन्मय ची किरणे आणि त्यातच चित समूह चितसूर्यापासून अभिन्न होऊनही नित्यभिन्न आहेत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय सत्य होऊ शकतात बाबाजी जड जगात कुठल्या वस्तू पासून दुसरी वस्तू उत्पन्न झाल्यावर उत्पन्न झालेली वस्तू त्या मूळ वस्तूपेक्षा एकतर अगदीच भी न होऊन जाते अथवा तिच्यासारखेच अभिन्न असते हा जडधर्माचा स्वभाव आहे पक्षाने अंडे दिल्यावर अंडे पक्षापेक्षा वेगळे दिसते मनुष्याचे नख आणि केस जितके दिवस कापले जात नाहीत तोपर्यंत मनुष्य शरीरातून निर्माण होऊनही शरीरासोबत संलग्न असतात जोडलेले असतात परंतु चितवस्तूचा धर्म काही विलक्षणच असतो चित सूर्यापासून जे काही निघते ते सर्व काही युगपद भेदाभेद व्यापार आहे जसे किरण आणि किरण परमाणू सूर्यातून निघूनही सूर्यापासून वेगळे नसतात त्याच प्रकारे कृष्णाचे सूर्यापासून उत्पन्न होऊनही कृष्णापासून अपृथक असतात आणि अपृथक अभिन्न असूनही वेगवेगळे जीव स्वतंत्र इच्छाकण लाभ करून कृष्णापासून नित्य पृथक आहेत म्हणूनच जीवाचे कृष्णापासूनचे भेद अभेद आणि भेद हे तत्व नित्यसिद्ध आहे हा चित्रपाराचा विलक्षण परिचय आहे जडाच्या संबंधात पंडित जन एक प्रादेशिक उदाहरण देतात ते असे की सोन्याचा एक मोठा तुकडा घ्या त्यातला छोटासा तुकडा कापून बांगडी बनवा आता सोन्याच्या दृष्टीने तर बांगडीचा सोन्याच्या तुकड्यापासून काहीच भेद नाही आहे अर्थात दोन्ही अभिन्न आहेत परंतु बांगडीच्या दृष्टीने दोन्ही भिन्न आहेत परंतु हे उदाहरण चिततत्वा संबंधी पूर्णपने योग्य ठरत नाही। उलट एकदेशीय उदाहरण है चित्वा दृष्टि ने ईश्वर जीवत अभेद आहे। आणि अवस्था तथा परमाणाच्या परिणामाच्या दृष्टीने दोघांमध्येही नित्यभेद आहे ईश्वर पूर्णचित आहेत जीव अनुचित आहे ईश्वर विभू आहेत घटाकाश आणि महाकाशाचे उदाहरण देतात परंतु हे उदाहरण चित तत्वाच्या संबंधात सर्वथा असंगत आहे व्रजनात जर चिततत्व चित ची, जर चित आणि जड या दोन्ही भिन्न भिन्न जातीय वस्तू आहेत तर चितवस्तू करीता कोणत्याही जडवस्तूचे उदाहरण कसे काय असू शकते बाबाजी जडवस्तू पृथक पृथक जाती असतात जसा जडवस्तू जसा पृथक पृथक जाती असतात ज्या जातीस न्यायायिक पंडित नित्य मानतात चित आणि जडाच्या मध्ये तसा कुठलाच जातीभेद नसतो मी आधीच म्हंटले आहे की चितच एकमात्र वस्तू आहे आणि जड त्याचाच एक विकार आहे विकृत वस्तूचे शुद्ध वस्तू सोबत अनेक बाबतीत सादृश्य असते विकृत वस्तू शुद्ध वस्तू भिन्न असते परंतु अनेक विषयांमध्ये तिची सादृश्यता लोप पावत नाही जसे जल आणि गारा हिम उपल गारा अर्थात बर्फ जलाचा विकार आहे विकार असल्याने तो जलापासून भिन्न होतो परंतु तरीही शीतलता आधी बऱ्याच गुणांचे सादृश्य असतेच गरम पाणी आणि थंड पाणी यात शीतलता आदी गुणांचे साधन साधरण्य साधरण्य तर नसतेच परंतु तारल्य गुणाचे साधरण्य असते म्हणूनच विकृत पदार्थात शुद्ध पदार्थाचे थोडेफार सादृश्य अवश्य आढळून येते या सिद्धांताच्या आधारे जडीय उदाहरणांद्वारे चितसं चित काही काही अनुशीलन केले जाऊ शकते पुन्हा अरुंधती दर्शनाडत आणि सूक्ष्म केली जाऊ शकते कृष्णलीला संपूर्णपणे चितलीला आहेत त्यात थोडा सुद्धा जडीय भाव नसतो श्रीमद भागवतात वर्णित व्रजलीला संपूर्णपणे अप्राकृत आहे परंतु तेच वर्णन जेव्हा श्रोतू मंडळीस वाचून ऐकवले जाते तेव्हा श्रोत्यांच्या भोगात आसक्त श्रोता जडविषय अलंकाराचे अवलंबण करून साधारण नायक नायिकेची कथा ऐकतो मध्यमाधिकारी श्रोता अरुंधती दर्शन न्यायाचा आधार घेऊन जडिय वर्णनाशी मिळत्या जुळत्या चित विलासाचे दर्शन करतो आणि उत्तमाधिकारी त्या लीला वर्णनास श्रवण करून जडाच्याही पलीकडचा शुद्ध चित विलास रसात निमग्न होऊन जातो या सर्व प्रवृत्त या सर्व पूर्वोक्त न्यायांचे अवलंबन केल्याशिवाय जीवास अप्राकृत तत्वासंबंधी शिकवण देण्याकरिता दुसरा उपायच काय आहे ज्याविषयी आणि मनाची गती थांबते त्या विषयास बद्धजीव कशा प्रकारे समजू शकतो याविषयी सादृश्ययुक्त उदाहरणे आणि अरुंधती दर्शन न्यायाच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा उपाय दिसत नाही जडपदार्थामध्ये भेद आणि अभेद एकत्रितपणे दिसत नाहीत त्यात एकतर केवळ भेद वा अभेद यापैकी एक काहीतरी होऊ शकते परंतु परमतत्वाच्या संबंधी अशी गोष्ट नाही कृष्णासोबत कृष्णाच्या जीवशक्तीचा आणि जीवशक्ती जीवसमूहांचा युगपद भेद आणि अभेद दोन्हीही स्वीकारावेच लागतात हे भेदाभेद तत्व मानव सीमेच्या पलीकडील असल्याने अचिंत्य म्हटले जाते ब्रजनात ईश्वर आणि जीवांमध्ये काय भेद आहे बाबाजी आधी ईश्वर आणि जीवांमधील अभेद समजून घे जाणून घे मग त्यांच्यातला नित्यभेद दाखवून देतो ईश्वर ज्ञानस्वरूप ज्ञातास्वरूप भोक्तृस्वरूप भोक्तृस्वरूप मतृस्वरूप स्वप्रकाश आणि परप्रकाश तत्व आहे तरी देखील समस्त क्षेत्रज्ञ आणि इच्छामय पुरुष आहे परंतु शक्तिमान प्रभावी परंतु अणु मात्र पूर्णता भेदा ने ईश्वर जीवाचार स्वभाव स्वभाव स्वरूप नित्यभेद विद्यमान उपरोक्त हेतूने ईश्वर आणि जीवामध्ये भेदाचा अभाव आहे आत्मशक्तीच्या पूर्णत्वेशर स्वरूप शक्ती जीव शक्ती आणि मायाशक्तीचे आहेत शक्ती त्याची दासी आहे तो शक्तीचा स्वामी आहे त्याच्या इच्छेने शक्ती क्रियावती आहे त्याच्या इच्छेनेच शक्ती क्रियावती आहे हेच ईश्वराचे स्वरूप आहे जीवांमध्ये ईश्वराचे गुणबिंदू रूपात असूनही जीवांमध्ये ईश्वराचे गुण बिंदुरूपात असूनही जीवशक्तीच्या वशीभूत असतो दशमुलात माया शब्दाचे तात्पर्य केवळ जड मायेशीच नाही परंतु <coughs> परंतु स्वरूप शक्तीशी देखील आहे मियते अनया इतिमिय इतिमाया या व्यक्ती या व्यतपतीनुसार माया त्या शक्तीस म्हणतात जी चित अचित आणि जीव या तिन्ही जगांमध्ये कृष्णाचा परिचय प्रकाशित करते म्हणून माया शब्दाने केवळ जड शक्तीच नाही तर स्वरूप शक्तीचाही परिचय बोध होतो कृष्ण मायेचे अधिश्वर आहेत आणि जीव मायेच्या आधी नसतो म्हणून श्वेता श्वेत रूपनिशितात म्हटले आहे असमान सृजते विश्वमे ती सन्नी मायां तू तू प्रकृतिं मायाहेवयु भूतेस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत शक्तीस लक्ष केले आहे हा महान गुण आहे आगुण आनंद स्वभाव ईश्वराचा विशेष धर्म आहे जो जीवात्म्यात नसतो जीव मुक्त झाल्यावरही या महान महान गुण प्राप्त करू शकत नाही जगत व्यापार ब्रह्मसूत्राच्या या सिद्धांतात सिद्धांत वचनाद्वारे जीवाचा ईश्वराशी नित्यभेद स्थापित केला गेला आहे या विचाराचे समर्थन समस्त विद्वान मंडळी करतात विद्वान मंडळी करते ये येथे नित्यभेद काल्पनिक नाही नित्यसिद्ध आहे हा भेद जीवाच्या कुठल्याही अवस्थेत लोक पावत नाही म्हणूनच जीव कृष्णाचा नित्यदास आहे या वाक्यास महावाक्य समजावे ब्रजनात ईश्वराची ईश्वराशी जीवाचा जर नित्यभेद सिद्ध होतो तर अभेद केव्हा मानला जातो मग काय निर्वाण नामक एक अवस्था आहे का या स्वीकारावे का बाबाजी मुळीच नाही कुठल्याही अवस्थेत कृष्णासोबत जीवाचा अभेद नाही ब्रजनात मग आपण अचिंत भेदाभेद असे का म्हटले आहे बाबाजी कृष्णासोबत जीवाचा चितधर्माच्या दृष्टीने अभेद आहे आणि स्वरूपत दोन मध्ये नित्यभेद आहे नित्य अभेद असल्यावरही भेद प्रतितीची प्रतितीच नित्य आहे अभेद स्वरूपाची सिद्धी झाल्यावरही त्याच्या अवस्थागत काहीच परिचय नाही अवस्थागत परिचया परिचयाऐवजी नित्यभेद प्रकाशच प्रबळ होतो अर्थात जिथे नित्य अभेद आणि नित्यभेद दोन्हीही असतात तेथे भेद प्रतिती प्रतितीच प्रबळ असते जसे एका घरात अ देवदत्त आणि स देवदत्त दोन्हीही दोन्ही म्हंटले गेले तर एखाद्या विचाराने अदेवदत्व दत्तत्व असूनही सदेवत्वाचा देवदत्तवाचाच नित्य परिचय राहील जड जगात आणखीन एक उदाहरण देतो आकाश एक जड़ जडद्रव्य आहे जर त्या आकाशाचा देखील काही आधार असेल तर तो आधार असूनही सुद्धा जसा केवळ आकाशाचाच परिचय मिळतो त्याचप्रकारे अभेस सत्तेमध्ये ज्या नित्यभेदाचा परिचय प्राप्त होतो तोस त्या वस्तूचा एकमात्र परिचय आहे ब्रजनात असे असूनही जीवाचा नित्य स्वभाव आणखी स्पष्ट करण्याची कृपा करावी बाबाजी जीव ज्ञान गुणाने युक्त अहम शब्द वाच्य भोगता मनता आणि बौद्ध आहे जीवाचे एक नित्य स्वरूप आहे ते नित्यस्वरूप अत्यंत सूक्ष्म असते ज्या प्रकारे स्थूल शरीरात हात पाय नाक डोळे इत्यादी अवयव सुंदर रूपाने आपापल्या स्थानी नसत्य होऊन एका सुंदर रूपास प्रकाशित करतात त्याच प्रकारे चितरूपकणमय शरीरातही चितकणमय अंग प्रत्यंगांनी गठीत सर्वांग सुंदर असे एक कर चितकण स्वरूप सु, प्रकाशित आहे ते स्वरूप जीवाचे नित्य नित्यवरूप आहे मायाबद्ध असून दोन औपरातिंग शरीर आणि दुसऱ्याचे नाव स्थूल शरीर, शरीर। चितकण स्वरूप शरीरावर लिंग शरीराची उपाधी आहे हे लिंग शरीर जीवांची बद्धदशा प्रा प्रारंभ झाल्यापासून ते मुक्त होईपर्यंत अपरिहार्य असते जन्मांतर समलिरा होते परु लिंग, लिंग शरीर होते नहीं लिंग शरीर शरीर कर्मवास प्रवेश करते वैदिक पंचाग्नि विद्य द्वारे जीव देहा अवस्थान्तर सिद्ध होते छांदोग्य उपनिषेद्रम्हसूत्र चिताग्नि वृष्टाग्नि भोजनाग्नि रेतो रे आदी पंचावणीच्या प्रणालीचे वर्णन केले गेले आहे मागील जन्मांच्या संस्कारानुसार नवीन शरीर प्राप्त झालेल्या जीवांचा स्वभाव घडतो आणि त्या स्वभावानुसार वर्ण प्राप्त करतो वर्णाश्रमात प्रवेश करून पुन्हा कर्म करू लागतो आणि मृत्यू झाल्यावर पुन्हा तशा गतीस प्राप्त करतो नित्य स्वरूपाचे पहिले आवरण लिंग शरीर आणि दुसरे ब्रजनाथ नित्य शरीर आणि लिंग शरीरात काय भेद आहे बाबाजी नित्य शरीर चितकणमय निर्दोष आणि अहम पदार्थाची यथार्थ वाच्य वस्तू आहे लिंग शरीर जड संबंधाने निर्माण होते जे मन बुद्धी आणि अहंकार या तीन विकारात गठीत, गठीत होते अहंकार या काय प्राकृत वस्तू आहेत जर या प्राकृत आहेत तर यात ज्ञान आणि क्रिया कशा सिद्ध आहेत बाबाजी भूमिरापो अनल वायुह खम म्हणू अहंकार इं मे भिन्ना प्रकृतिरदा अपरेयमितवन्व्यां जीवभूता महाभ येदार्यते जगत्ोनी ये भूतानी सर्वाणी जगतः प्रभवः प्रलयस्तथा गीतोपनिषदाच्या या श्लोकामध्ये चित शक्ती शक्तिमान शक्ति भगवंताच्या दोन प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन केले एकी आहे एकीचे नाव पराप्रकृती आणि दुसरीचे नाव अपराप्रकृती आहे पराप्रकृतीस जीवशक्ती आणि अपराप्रकृतीस जड वा मायाशक्ती देखील म्हणतात जीवशक्तीस चितकणमय असते म्हणून तिचे नाव परा अर्थात श्रेष्ठ शक्ती आहे मायाशक्ती जड असते म्हणून तिचे नाव अपरा शक्ती आहे अपरा अपराशक्तीपासून जीव बिलकुल भिन्न तत्व आहे अपरा अपराशक्तीमध्ये आठ स्थूल तत्वे असतात पृथ्वी जल वायू अग्नि आणि आकाश ही पंचमहाभूते तसेच मन बुद्धी आणि अहंकार जडप्रकृतीच्या अंतर्गत मन बुद्धी आणि अहंकार हे तीनही विशेष जडद्रव्य आहेत यांच्या यांचा जो ज्ञानाकार दिसून येतो तो ज्ञानचित स्वरूप नसून जड स्वरूप असतो मन जड विषयांकडून जी सर्व प्रतिष्ठा ग्रहण करते त्यावरकांड रूप एक व्यापार स्थापन करते व्यापार नाही। या ज्ञानकांडावर जी सत असताचे विवेचन करते त्यास बुद्धी म्हणतात ही बुद्धी ही जडमूलक असते उक्तज्ञानास अंगीकारून ज्या अहम प्रादुर्भाव होतो स्वरूपास प्रकाश करतात या द्विय स्वरूपाचे नाव लिंग शरीर आहे जडबद्ध जीवाच्या लिंग शरीराची अहमता प्रबल होऊन नित्य स्वरूपाच्या अहंथेस झाकून टाकते नित्य स्वरूपात चितसू कृष्ण याच्या संबंधाने संबंधाने जी अहंता उत्पन्न होते तीच नित्य आणि शुद्ध अहंता असते मुक्ता अवस्थेत नित्य शरीर लिंग शरीराने झाकलेले असते तोपर्यंत स्थूल आणि लिंग शरीरा शरीरागत जड जडाभिमानच प्रबळ असतो म्हणूनच तोपर्यंत चितसंबंधाभिमान लुप्तप्राय असतो लिंग शरीर सूक्ष्म असते म्हणूनच करून यद्यपि मन बुद्धी आणि अहंकार हे तिन्ही प्राकृत आहेत तरीही आत्मवृत्तीचा विकार होऊन ते ज्ञानाचा अभिमान करतात ब्रजनाथ समजलो की जीवाचे नित्यस्वरूप चितकणमय असते आणि त्या स्वरूपात चितकणमय अंगानी गठीत एक सुंदर शरीर देखील आहे बद्ध अवस्थेमध्ये ते चितकणमय सुंदर शरीर लिंग शरीराद्वारे आच्छादित असते जड शरीराद्वारे आच्छादित असल्याने जीवस्वरूपातही जड विकार उत्पन्न होतो आता मी हे जाणू इच्छितो की मुक्त अवस्थेमध्ये जीव पूर्णपणे निर्दोष असतो का बाबाजी चितकण स्वरूप निर्दोष असूनही असं असतो कारण अत्यंत अणुस्वरूप असल्याने त्यात दुर्बलता असते त्या अवस्थेत केवळ मात्र हाच दोष दिसून येतो कि बलवती मायाशक्तीच्या संसर्गाने जीवाचे चितस्वरूप लुप्त होण्या योग्य असते श्रीमद भागवताचे कथन आहे ये अन्य अरविंदाक्ष विमुक्त मानिन भावाद विशुद्ध बुद्धय ृत युष्म्य म्हणून मुक्तजीव कितीही श्रेष्ठ पद प्राप्त करो त्यांच्या घडनेची असंपूर्णता नेहमीच त्यांच्या सोबतच राहील याचेच नाव जीवतत्व आहे वेदांधे मटले आहे की ईश्वर मयाधीश है जीव अपल सर्व दशांधे मये चीन होने योग्य राहत पंद्रह अद्याय समाप्त